श्री देवी भगवत खंड दुसरा स्कंध सातवा श्री गणेशाय नमहा श्री महादेवी नमहा श्री गणपतीला नमस्कार असो श्री महादेवीला नमस्कार असो स्कंध सात्वा, सात्वा अध्याय पहिला दक्ष नारदाला शाप देतो श्रीदेवी भगवताच्या पूर्वार्धातील देवी भगवतीचे पूर्वार्धा महात्म्य आणि तिच्याविषयीच्या दिव्यकथा श्रवण केल्यावर राजा जन्मेजय महर्षी व्यासांना प्रमुदित होऊन म्हणाला हे महर्षी सूर्य आणि सोमवंशातील राजांचा वंश विस्तार आपण मला विस्ताराने सांगा मी ऐकण्यास उत्सुक झालो आहे कारण ते सर्व त्या पराशक्तीचे उपासक होते असे म्हणतात देवीच्या भक्तांचे चरित्र ऐकणे कोणाला बरे कंटाळवाणे होईल जन्मे प्रश्न ऐकून व्यासमुनी प्रफुल्लित चेहऱ्याने म्हणाले हे राजा आणि राजांचा विस्तार मी आता तुला विस्ताराने सांगतो विष्णूच्या नाभिकमलासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाने दुर्लभ अशा त्या महादेवीची उपासना केली त्यामुळे प्रसन्न होऊन तिने वर दिल्यावर ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करू शकला याने नीर निरनिराळ्या प्रकारची स्थिर सृष्टी आणि चरात्मक सृष्टी निर्माण केल्यावरही त्याला मानवी सृष्टी निर्माण होण्याचे सामर्थ्य झाले नाही मानवी सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाने मनपूर्वक खूप विचार केला आणि अखेर त्याने मानवी सृष्टी निर्माण केली पण त्या महात्म्याने निर्माण केलेल्या मानवी सृष्टीचा विस्तार वेगाने होईना भृग मरीची अंगिरा वशिष्ठ पुलह ऋतू आणि पुलच्छ हे सात मानस पुत्र त्याने मानवी सृष्टीचा भाग म्हणून निर्माण केले ते सातही जण सर्वत्र सुविमदेवाच्या क्रोधापासून रुद्र मांडीपासून नारद आणि अंगुष्टापासून दक्ष निर्माण उत्पन्न झाले तसेच सनकाधिक इतर मुनीही त्याने निर्माण केले शिवाय डाव्या अंगठ्यापासून निर्माण झालेली सर्वांग सुंदर कन्या ही दक्षाची पत्नी होय तीस सर्व पुराणात विरिणी म्हणून प्रसिद्ध आहे तिलाच असे ओळखतात महादेवर्षी नारद हे तिच्या ठिकाणी पुन्हा उत्पन्न झाले वास्तविक तोच पूर्वीचा ब्रह्मदेवाचा मानवपुत्र नारद होय पण त्यालाही पुन्हा जन्म घ्यावा लागला हे ऐकून जन्मेजय म्हणाला पण महर्षे आपणच सांगितले की नारद हा ब्रह्मदेवाचा पुत्र होता असे असता तो दक्षाची पत्नी विरिणी हिची ठिकाणी पुनर्जन्माने उत्पत्ती होणे हे विचित्रच नव्हे का नारदाचा पूर्व देह कसा सुटला त्याला कोणाचा शाप झाला विद्वत्ता पूर्ण असलेल्या त्या नारदाला पुनर्जन्म काबरे घ्यावा लागला व्यास म्हणाले स्वयंभू ब्रह्मदेवाने आपल्या अंगठ्यापासून उत्पन्न झालेल्या दक्षाला मानवी सृष्टीचा विस्तार व्हावा म्हणून प्रजा उत्पन्न करण्यास सांगितले ब्रम्हदेवाची आज्ञा मानून त्या प्रतापशाली दक्षाने आपली पत्नी विरिणी हिच्या ठिकाणी अतिशय बलसंपन्न असे पाच पुत्र निर्माण केले म्हणून त्याला प्रजापती म्हणतात प्रजेचा विस्तार भावा याच हेतूने ह्या पुत्रांची झालेली उत्पत्ती पाहताच देवर्षी नारद दैवाची प्रेरणा म्हणून म्हणा पण कुत्सिततेने हसत म्हणाला हे पराक्रमी दक्षपुत्रांनो तुम्हालाही तुमच्या पित्याने प्रजेचा वेगाने विस्तार करण्याची आज्ञा दिली आहे पण लक्षात ठेवा भूमीचा विस्तार समजून घेतल्या तुम्हाला प्रजा उत्पन्न करण्याची बुद्धी झाली नाही म्हणजे बरे नाही तर नक्कीच लोकनिंदेच तुम्ही सर्वजण पात्र ठरा पृथ्वीचा अरे भूमीचा अवक्का समजला नाही तरीही तुम्ही जर प्रजोत्पत्ती करण्यास सिद्ध झालात तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता नाही नारदाचे बोलणे ऐकून ते दक्षपुत्र आपापसात विचार करू लागले कदाचित दैवगतीमुळे म्हणा अथवा नारदाच्या भाषणाने म्हणा त्यांचा विचार विनिमय सुरू झाला खरोखरच नारद योग्यते तेच सांगत आहे पृथ्वीचे प्रमाण समजल्यावर प्रजा उत्पन्न करणे हो असे ते एकमेकांस सांगू लागले अखेर भूमीचा शोध घेण्यासाठी पूर्ण विचार करून ते इतस्त निघून गेले निरनिराळ्या दिशेलाच ते चालते झाले कुणी पश्चिमेला गेले तर कुणी अतिउत्साहाने उत्तरेला गेले इकडे पुत्र निघून गेल्याचे लक्षात येताच दक्षाला तीव्र दुःख झाले आणखी प्रजा उत्पन्न करण्याचा विस्तार करून त्यांनी आणखी पुत्र निर्माण केले आणि त्यांना प्रजोत्पादनाची आज्ञा दिली त्या पुत्रांनी प्रजोत्पादनाची सिद्धता केली पण तेवढ्यात नारद तेथे प्राप्त झाला नारद म्हणाला अरे दक्ष तुम्ही अगदीच पोरकट दिसता भूमीच्या विस्ताराचे प्रमाण विचारात न घेता तुम्ही का प्रजोत्पादन करीत आहात त्यामुळे अत्यंत त्रास होणार आहे त्यांना नारदाचे बोलणे पूर्णपणे पटले आणि तेही पूर्ण विचारांती आपल्या भ्रात्यांप्रमाणेच निरनिराळ्या दिशेला पृथ्वीचा शोध घेण्यासाठी निघून गेले आपले सर्व उत्पन्न केलेले पुत्र निघून गेल्याचे पाहून दक्ष अत्यंत संतापला पुत्रांच्या वियोगाने दुःखी होऊन शोकमग्न दक्षाने नारदाला शाप दिला दक्ष म्हणाला हे दुष्टबुद्धे तूच माझ्या पुत्रांचा नाश केलास प्रायशित्त म्हणून तुझाही नाश होईल अरे पापात्म्या तुला ही गर्भवास प्राप्त होईल आणि केवळ तूच माझे पुत्र नाहीसे केलेस यासतो माझा पुत्र म्हणूनच तू पुन्हा जन्म पावशील असा शाप झाल्यावर देवर्षी नारद नाश पुन्हा विरिणीचे ठिकाणी जन्म पावला यानंतर पुत्रांसंबंधी शोक करण्याचे दक्षाने सोडून दिले आणि त्याने विरिणीचे ठिकाणी साठ कन्या उत्पन्न केल्या त्यातील तेरा कन्या महात्मा काश्यप याला अर्पण केल्या उरलेल्या सत्तेचाळीस कन्यापैकी दहा धर्माला अर्पण केल्या सोमाला सत्तावीस दिल्या भृगुला दोन अरिष्ट नेहमीला चार दोघींना कृषा कृषास्वास दिले आणि दोघींचा अंगिरसाबरोबर विवाह करून दिला यानंतर हे जन्मेजया देव आणि दानव हे ह्यांचेच पुत्र आणि पौत्र होत तेज प्रतापशाली होऊन आपापसात आप युद्ध करू लागले आणि एकमेकांचे विरोधक बनले ते सर्व रागद्वेषादी सर्व गुणाव गुणांनी युक्त असल्याने एकमेकांना पराकोटीचा विरोध करू लागले ते सर्वजण शूर आणि अतिमायावी उत्पन्न होऊनही सर्व मोह व्याप्त झाले अध्याय पहिला समाप्त